वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग पंचऐंशी व लक्ष्मणाचे ते बोलणे ऐकून शत्रुनाशक राम वृत्रवधाची कथा सूरता पुरती सांग असे म्हणाला राम असे म्हणाला तेव्हा सुमित्रेचा आनंद वाढवणारा सुव्रती लक्ष्मण पुढची दिव्य कथा सांगू लागल इंद्राचे आणि सर्व ते बोलणे ऐकून विष्णू इंद्रादी सर्व म्हणाला या महात्म्या वृत्राशी माझा पूर्वी स्नेहसंबंध जडलेला आहे त्यामुळे तुमचे प्रिय करण्याकरता देखील मी त्या महाआसुरा त्याोगे इंद्र निसंशय वृत्राला मारेल एक माझा अंश इंद्राकडे जाऊ दुसरा वज्रात जाऊ तिसरा भूतलावर जाऊ त्याने वृद्र मारला जाईल देवेश असे बोलला तेव्हा देव होणारे दैत्यहंत्या तू जे बोललास त्याविषयी संशय नाही तुझे भले होते ओलांडून जेथे महासूर रुद्र होता तिकडे गेले तो उत्तम असुर तेजमय होऊन तप करीत असलेला त्यांना दिसता जणू तो त्रैलोक्य पिऊन टाकत होता आकाश जाळून टाकत होता त्या असुरश्रेष्ठाला पाहून देवाना भय उत्पन्न झाले त्याचा वध कसा करावा आमचा पराजय कसा न होईल असे ते विचार करीत असता तेथे सहस्राक्ष आपल्या दोन्ही हातात वज्र घेऊन ते वृत्राचा डोके हाणले जणो महाभयंकर काळाग्नीसारख्या किंवा मोठ्या भडक त्या वज्राने वृत्राचे मस्त खाली पडताना जग, जग भयभीत होऊन गेले वृत्राचा कल्पने सुद्धा न येणारा वध झाला त्याची चिंता लागून महाय्रैलोकडे गेला पण ब्रागेच गेली आणि देव अग्नीला पुढे करून त्रिभुवनेश्वर विष्णूची वरचे वर पूजा करू लागले ते म्हणाले परमेशा तूच शेवटची गती तूच आधी जन्मा तूच जगाचा पिता सर्व भूतांच्या रक्षणाकरता तू विष्णुत्व प्राप्त केलेस तुझ्याकडून हा वृत्त मारला गेला पण इंद्राला ब्रह्महत्येने झपाटलाय देवश्रेष्ठा तो त्यातून कसा सुटेल याचे मार्गदर्शन कर देवांचे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला इंद्राने माझा यज्ञ करावा मी त्या वज्रधाऱ्याला शुद्ध करेन इंद्राने पुण्यमय अश्वमेधाने माझा यज्ञ केला म्हणजे तो सर्वस्वी निर्भय होऊन परत देवांचे इंद्रत्व प्राप्त करेल देवांना अमृतासारख्या वाटणाऱ्या वाणीने संदेश देऊन देवेश विष्णू देवस्तवन करीत असताना स्वर्गलोके गेला उत्तरकांडाचा पंच्याऐंशी व सर्ग समाप्त